पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमढेरे वाचक मिलिंद गव्हाणकर तंत्र पहिले मित्रभेद कथा अठरा एका वेळंड शमीचे झाड होते त्याच्या मोठमोठ्या फांद्यांच्या आश्रयाने चिमणा चिमणीचे एक जोडपे आपले घरटे बांधून राहत होते त्यांचे आयुष्य सुखाने चालले असताना पावसाळा सुरू झाला एक दिवस अतिशय जोरांनी पाऊस पडत असताना पावसाने भिजलेला आणि आश्रयाला आला त्याला थंडीने कुडकुडत असलेला पाहून चिमणी म्हणाली माणसासारखे हातपाय असताना घर न बांधता राहिलास म्हणून तुला भिजावे लागत आहे तू एखादे घर का बांधित नाही त्या वानराला चिमणीच्या प्रश्नाचा राग येऊन तो म्हणाला चिमणे गप्प बसायला कायदेशीर मोठे धाडस करून तू माझा उपहास करीत आहे स्वतःला पंडित समजणारी तू मला टोपून बोलत आहेस तुला मी ठार केले तर शिवाय माझी चिंता तुला कशाला याची श्रद्धा असेल किंवा ज्याने विचारले असेल त्यालाच उपदेश करावा जास्त बडबड करू नकोस असे म्हणून त्या वांदराने झाडावर चढून त्या चिमणीचे घरटे उद्धवस्त करून टाकले म्हणून म्हणतो की अनाहूत उपदेश कधी करू नये तुझे शिक्षण फुकट आहे बाकी दुष्ट माणसाला शिक्षा देऊन तरी काय फायदा मडक्यात ठेवलेल्या दिव्याचा अंधार नाहीसा करायला उपयोग होत नाही तसेच असताप्रमाणे वागून शहाणवावे असे वाटत नाही का दुसऱ्याचा नाश करण्यात दंग असलेल्या खलपुरुषाला आपला स्वतःचा नाश दिसला नाही तर त्यात नवल नाही रणांगणात लढाईच्या धुंदीमध्ये शिर शिर तुटले तरी धड काही वेळ नाच की नाही पुर पांडित्याने धुराने आपला नाश ओढवून घेतला कारण त्याला धर्मबुद्धी व पापबुद्धी यांची पारख करता पा आली नाही तसे तुझे वागणे आहे दमनकाने विचारले हे कसे करत म्हणाला ऐकत